सूर्यपुत्र लोकमान्य राजद्रोहाचे खटले मंडाले लोकमान्यांवर राजद्रोहाचा दुसरा खटला भरला गेला त्याला कारण काहीच नव्हते केसरीतले अग्रलेख लोकमान्यांना फादर ऑफ अनरेस्ट समजलं जातं झोप उडाली होती इंग्रजांची काय करावं आणि या माणसाला आत घालून त्याची लेखणी बंद करावी हे सरकारला कळे ना असं या माणसाला काही भीती म्हणून नव्हतीच निद्रिस्त सिंहाला जसा हा वीरपुरुष जाग करत होता तसाच सरकारच्या जबडा उघडायचा प्रयत्न करत होता सरकार इतर वृत्तपत्रांना इशारे वगैरे देत असे पण केसरीला नाही कारण त्यावर ते टपूनच बसले होते तेव्हा लॉर्ड सिडनेहॅमनी आपल्या जबाबदारीवर लोकमान्यांना अटक करायचं ठरवलं लोकमान्यांची क्रांतिकारक चळवळ थांबवणं जरूर आहे असं त्यांना वाटलं भारतात त्यावेळी एवढ्या चळवळी आणि दंगे चालू होते लाला लजपतराय अरविंद बाबू अशी अनेक जहाल पक्षाची आणि नेमस्थांकडची अनेक मंडळी सरकारला धारेवर धरत होती त्याचवेळी मुझफ्फरपूरला बॉम्बस्फोट झाले त्याचे पडसाद केसरीत उठले आणि त्या लेखावरून सरकारला निमित्त मिळालं तेवीस जून एकोणीसशे साली मुंबई सरकारने लोकमान्यांवर खटला भरण्यास परवानगी दिली मुख्य प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट ॲस्टन यांच्यासमोर फर्याद दाखल झाली फिर्यादीत म्हटलं होतं बारा मेच्या अंकात टिळकांनी देशाचे दुर्दैव या लेखामध्ये लोकांमध्ये सरकारबद्दल द्वेष आणि अवमान बुद्धी जागृत केली हा राजद्रोह झाला तरी 124 चोवीस अ आणि एकशे त्रेपन्न अ या कलमांखाली इन्साफ होऊन टिळकांना योग्य ती शिक्षा व्हावी त्याबरोबर वेगाने चक्र फिरली लोकमान्यांना याचा सुगावा लागलेला होता म्हणून आपणच मुंबईला जाऊन राहावं असं त्यांनी ठरवलं आणि एक आठवडा आधी ते मुंबईला आले मुंबई स्टेशनवरच एक गुप्त पोलीस त्यांच्या कानाशी लागला आणि त्याने तुम्हाला अटक होणार आहे असं सांगितलं आणि वॉरंटवर सही झाल्याची बातमी येऊन पोचली ज्या राष्ट्राला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य नाही त्या दुर्बल राष्ट्राच्या पुढाऱ्याला असली बातमी कळून तरी उपयोग काय असं लोकमान्य म्हणाले जेव्हा पोलीस आले तेव्हा पोलिसांनाच त्यांनी एवढा पाच तास सुशीर का झाला मला जामीन तरी मिळवता आला असता असं म्हणून सरकारचा विचार तो वेळ त्यांना मिळू नये असाच होता हे लक्षात आणून दिलं लगेच सांकेतिक भाषेत ही अटकेची बातमी तारेने पुण्याला घरीही कळली आणि उद्या सकाळी वाड्यावर झडती होणार आहे हेही त्यांना कळलं सकाळी झडती सुरू झाली खूप शोधून हत्यारं बॉम्बस्फोटाचं सामान असं काहीच मिळालं नाही पण शेवटी एका शिपायाला उघडे ड्रॉवर शोधत असताना सटरफटर कागदांमध्ये बॉम्ब बनवायचं कार्ड सापडलं आणि त्याची अगदी युरेका अशी अवस्था झाली हर्षवायूने वेडा व्हायचा तो राहिला होता कारण तो कागद लोकमान्यांच्या हस्ताक्षरात होता सिंहगडावरही छापा पडला पण हाती काही लागलं नाही शेवटी तेरा जुलैला खटला सुरू झाला खूप जबाण्या उलट बचाव फिर्यादी पक्षाकडून आरोप प्रत्यारोप होऊन काम संपलं लोकमान्यांनी आठ दिवस स्वतःचा बचाव स्वतःच केला तो बचाव सविस्तर वाचताना लोकमान्यांच्या प्रज्ञेची प्रगल्भता लक्षात येते त्यांची ओजस्वी भाषा मुद्देसूद बोलणं सगळं वाचत राहावं असंच आहे मी जेव्हा अग्रलेख लिहितो तेव्हा त्या विषयावरचा अभ्यास करून लिहितो बॉम्बस्फोटावर लिहायचं तर त्याचं पुस्तक मी मागवलं ते पोलिसांना नक्कीच तिथेच मिळालं असणार शिवाय असं मी काही विघातक कृत्य केलं असतं तर ते बॉम्ब बनवायचे कागद असे उघड्यावर खुल्या ड्रॉवर मध्ये ठेवले असते का असंच न्यायालयात विचारलं अठराशे अठ्ठावन्न जुलैच्या 22 तारखेला रात्री दहा वाजता शिक्षा सुनावली गेली पण काही उपयोग न होता लोकमान्यांना सहा वर्षाची काळ्या शिक्षा झाली कारण सरकारच्या आधीच त्यांना शिक्षा करण्याचं ठरवलेलं होतं असंच दिसून आलं न्यायमूर्तींनी तुम्हाला काही सांगायचं आहे का असं विचारल्यावर लोकमान्य म्हणाले ज्युरीने मला दोषी ठरवले तर खुशाळ ठरवो, पण मी गुन्हेगार नाही लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी अशी ही एक शक्ती न्यायपीठाहूनही वरिष्ठ आहे कदाचित ईश्वरी इच्छाच अशी असेल की मला शिक्षा व्हावी आणि मी शिक्षा भोगल्याच्या कारणानेच मी अंगीकारलेल्या कार्याला ऊर्जितावस्था यावी लोकमान्यांना मागच्या जिनाने खाली उतरवलं खाली उभ्या असलेल्या मोटारीत चढवलं आणि कुलाबा स्टेशनात आड बाजूला सायडिंगवर स्पेशल ट्रेन उभी होती त्यात चढवलं आणि सरळ अहमदाबादला नेलं दहा सप्टेंबरला अहमदाबादहून हलवलं आणि पहाटे मुंबईत आणलं लगेच मुंबई बंदरात हार्डीज बोट उभी होती त्यात त्यांना बसवण्यात आलं बोटीच्या कप्तानाला बंदराच्या बाहेर पडल्यावर बंद पाकीट उघडून कुठे जायचं ते लिहिलेलं वाचावं लागलं आणि बोट रंगूनला पोचली सरकारने तोपर्यंत तो त्यांचा एक हजार रुपये दंड माफ केला होता आणि काळ्या पाण्याची शिक्षा रद्द करून साध्या कैदेची शिक्षा बदलून केलेली होती रंगूनहून ट्रेनने मंडालेला नेलं आणि सहा वर्षी लोकमान्य तिथेच राहिली मध्यंतरी काही दिवस त्यांना मंडालेहून हलवून मेकटिल्ला येथे हलवलं होतं लोकमान्य तिथून पाठवलेल्या पत्रात लिहितात मी आता मेकटिल्ला येथे आलो आहे मेकटिल्ला हा ब्रह्मी मिथिला शब्दाचा अपभ्रंश आहे असं मानतात तेव्हा मी आता जनकाच्या नगरीला आलो आहे पण मला माझी सीता म्हणजे माझी स्वतंत्रता मिळते की नाही तेवढेच पाहायचे किती हे स्वराज्यासाठी झपाटले पण पण लोकमान्यांनी ईश्वरी इच्छा म्हटलं तेच खरं झालं या चळवळ्या माणसाला लोकांपासून दूर नेऊन एका जागी बसवून गीतार्हस्यही लिहून घ्यायचं होतं दोन मार्च एकोणीशे अकरा साली गीतार्हस्य लिहून पूर्ण झालं इकडे मुंबईत हजारो लोक रात्रीच्या भुरुभुरू पावसात कोर्टाचा निकाल ऐकायला सकाळपासून रस्त्यावर उभे होते त्यांना शेवटपर्यंत लोकमान्यांचं दर्शन झालंच नाही आणि शेवटी सजाही कळली आणि त्यांना नेलेलंही कळलं दुसऱ्या दिवशीपासून मुंबईत शिक्षेच्या निषेधार्थ दंगा झाला दुकानं बंद राहिली सरकारचा धिकारही झाला पण पर तोपर्यंत लोकमान्य लांब निघून गेले होते लोकमान्य मंडालेला राहिले तिथून तना एका महिन्यातून एक पत्र पाठवायला परवानगी होती ती सगळी पत्र फार फार हृदय आहेत या पत्रांमधून दिसतो तो एक पत्नीला मुलांना धीर देणारा कुटुंबवत्सल पती आणि पिता आणि प्राच्य विद्येचा एक अभ्यासू तपस्वी मुलांच्या शाळेच्या प्रगती पुस्तकाची चौकशी पत्नीच्या मधुमेहाची चौकशी मुलींच्या घरची चौकशी आणि त्यांना हवी असलेली कुठल्या फईवर ठेवलेली कुठली पुस्तकं यांची यादी स्वतची तब्येत मधुमेह आणि वजन यांची माहिती त्यांचे भाचे धोंडोपंत पत्रातून मस्कूर लिहीत कागद कापल्यावरून त्यातला मस्कूर फाडला आहे हे, हे त्यांच्या लक्षात येईल सरकारची मजकुरावर करडी नजर असे म्हणून त्यांनी सूचना केल्या होत्या प्रत्येक पुस्तकावर इंग्रजीत नाव लिहा मजकूर पाठफोठ न लिहिता स्वतंत्र कागदावर लिहा म्हणजे कागदा मागचा मजकूरही गहाळ नाही राजकारणावर काहीही लिहू नका बाई सात जून बारा साली गेल्या ती बातमी तारेने त्यांना कळली त्यांनी पत्रात लिहिलं मनाला फार मोठा धक्का बसला संकटे आली तर ती मी शांतपणे सोसत असतो पण खरे सांगतो की या बातमीने हादरून गेलो आपण हिंदू लोक तेव्हा नवऱ्याच्या आधी बायको गेली हे व्हायचे तसेच झाले असे लोक म्हणणार पण तिच्या मरण काळी मी जवळ नाही इतकेच नव्हे तर बंदी वासात असावे याचेच दुःख वाटते हीच भीती मला राहून राहून वाटे आणि तसेच शेवटी ही। माझ्या जीवितांचा एक भाग समाप्त झाला तिच्या तोंडून अखेरच्या इच्छा प्रगट झाल्या त्या अक्षरशः पाळाव्यात मी नसल्यामुळे मुलांना तिच्या मरणाचे दुःख अधिकच झाले असेल पण माझा म्हणून निरोप सांगा की त्यांच्याहून मी लहान होतो तेव्हा माझे आई वडील निवर्तले होते असल्या संकटाने मनुष्याने स्वावलंबन शिकले पाहिजे दुःख करीत बसून कालाचा दुरुपयोग करू नये तीची काय चीज वस्तू असेल त्यांची यादी करा आणि नीट कुलपाट ठेवून द्या ईश्वराने तुम्हाला अधिक बळ द्यावे याहून इतक्या दूरून मी तरी अधिक काय विनावणार लोकमान्यांचा आचारी म्हणून मंडाले त्यांच्याबरोबर राहिलेल्या वासुदेवराव वासुदेवराव कुलकर्णींच्या आठवणी फारच हृदय आहेत तुरुंगात असताना लोकमान्यांची दिनचर्या काय होती प्रकृती कशी होती याचं सविस्तर वर्णन कुलकर्ण्यांनी आपल्या आठवणींमध्ये दिलं आहे एका दुमजली घरात लोकमान्यांना ठेवलं होतं वरची माडी 20 फूट लांब आणि 12 फूट रुंद होती जरा पहाटेच लोकमान्य उठत गादीवर बसून काहीतरी मंत्र म्हणून उठत आणि चूळ भरत मग गादीवर दीड तास ध्यानस्थ बसत मग प्रातर्विधी तोंड चहा घेत चहा झाल्यावर लिहिण्यात दंग होऊन जात नऊ वाजता परत खाली येत भरपूर पाण्याने आंघोळ करत आंघोळ झाल्यावर गोपीचंदन बाळगायला परवानगी नसल्यामुळे कपाळाला चुलीतली राखच लावीत आणि गायत्री मंत्र म्हणत जेवण लवकरच करावे लागे, जेवण अगदी कमी जेवायचे कारण जे उरेल ते वासुदेवरावांना खायला मिळावं वासुदेवराव सक्तमजुरीचे कैदी असल्यामुळे त्यांना जेवायला रोज किडलेली डाळ आणि भिकार तांदूळ मिळत ती वासुदेवरावांनी खाऊ नये आणि तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना ती कळू नये म्हणून लोकमान्यांनी रोज ती डाळ आणि तांदूळ चिमण्यांना घालायला सुरुवात केली त्यामुळे लोकमान्य जेवायला बसले की चिमण्या त्यांच्या अवतीभोवती बिंदिक्कत येत आणि वासुदेवरावांचे तांदूळ संपत पुढे पुढे तर त्या इतक्या धीट झाल्या की लोकमान्यांच्या खांद्यावर बसायला लागल्या एकदा एक अधिकारी एक आला आणि ते दृश्य पाहून चकित झाला चिवचीवाट करत लोकमान्यांच्या खांद्यावर बसलेल्या चिमण्या टिपायला त्यावेळी कॅमेरा नव्हता आणि हो लोकमान्य तुरुंगात होते म्हणून नाहीतर ते दृश्य भारताच्या इतिहासात अमर झालं असतं बाहेरच्या जगात इंग्रजांच्या नजरेत एवढा धकधकता निखारा आणि हृदयात एवढा ममतेचा झरा जेवण झालं की शतपावली करत आणि जे लिहायला बसत ते संध्याकाळी उठत पाच वाजता जेवून घ्यावे लागे कारण त्यानंतर संध्याकाळी सहा ते सकाळी सहा त्यांच्या खोल्यांना कुल्पे लागत रोज कोणीही माणूस त्यांना दिसत नसे तरीही एक दिवस ते वासुदेवरावांना म्हणाले की आज एक कैदी पळून जायचा प्रयत्न करणार आहे पण तो पकडला जाणार आणि त्या रात्री तसंच घडलं लोकमान्यनं हे आधीच कसं कळलं ते मात्र वासुदेवरावांना कधीच कळवलं नाही तिसरा राजद्रोह खटला जुलै एकोणीसशे सोळाला बेळगाव आणि नगरच्या भाषणांवरून परत लोकमान्यांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला पण त्यातून लोकमान्यांची काहीही शिक्षा न देता पण त्यातून लोकमान्यांची काहीही शिक्षा न होता सुटका झाली यावेळेलाही इतका नाट्यमय प्रसंग घडला होता की एखाद्या प्रतिभावान नाटककारालाही सुचला नसता परमेश्वरासारखा नाट्य दुसरा कोणी नाही ज्या दिवशी अटक वॉरंट घेऊन पोलीस लोकमान्यांना पकडायला आले तेव्हा लोकमान्यांच्या षष्टब्दी पूर्तीचा कार्यक्रम केसरीवाड्यात चालू होता संपूर्ण महाराष्ट्रातून या संत नेत्यासाठी उत्स्फूर्तपणे एक लाख रुपयांची थैली लोकमान्यांना अर्पण करण्याचा समारंभ चालू होता